शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं शांताकार पश विश्वाधारम गगन सदृश मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीका कमलनयन योगिभिर्ध्याम्य वंदे विष्णुहरम सर्वोकनाथम मग् प्रवचना भागवत किंवा संसार तरुण जाण्यासाठी आपल्या परमकल्याणासाठी साधन कोणत असा शौनकाने सूतांना प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर देण्यापूर्वी सूत भगवान शुकाचार्यांचं स्मरण करतात त्यांना नमन करतात आणि विषय प्रस्तुत करतात हा जरा विषय एका प्रवचनात संपावा त्याची लिंक राहावी म्हणून म्हणून थोडी गडबड वाटेल परंतु शक्यतो सवकाशीने घेण्याचा मी प्रयत्न करेन शुकाचार्यांचं वंदन करताना म्हटलेला श्लोक आहे पाठ व्हावा सगळ्यांना पहिला स्कंध दुसरा अध्याय आणि दुसरा श्लोक काय म्हटलेला आहे यम् प्रव्रजन्त ्रजंतमनुपेतमपेतकृत्यम दैपायनो विरह कातर आजुह पु तन यतयावने हृदय मुने मानतोस्म याचा अर्थ असा आहे सूत म्हणतात कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या जाना पाहून त्यांचे वडील व्यास विरहा व्याकुळ होऊन हे पुत्र हे पुत्र म्हणून बोलवू लागले तेव्हा शुकरूप झाल्यामुळे वृक्षांनीच ओ दिली याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुक नमस्कार करतो नमस्कार करतो हा एक आपल्या दृष्टीनं रिच्युअल असत एक औपचारिकता या दृष्टीनं आपण नमस्कार करतो पण माझ्या डोळ्यापुढं आणि माझ्या मनात असं स्वरूप येतं का हो तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस मी स्वरूप कसं आहे ते विश्वमय जग ज्यांना झालेलं आहे विष्णुमय विश्वरूप संपूर्ण म्हणजे विष्णुमय आहे आणि मी तोच आहे अशा स्वरूपात आपण निर्माण आपले आपलं परिवर्तन होण यासाठी हा नमस्कार आहे आणि शुकाचार्यांची ती अवस्था होती थोडं मी म्हंटल मला हा विषय प्रस्तुत करायचा आहे अमुक अमुक परंतु तरी सुद्धा विषयांतर होत असू जसं मला सांगतो सतरा पुराण लिहिल्यानंतर सुद्धा महर्षी व्यासाना समाधान नव्हतं शांती नव्हती आपण अजूनही काहीतरी केलेल्या कार्यात काहीतरी अपूर्णता आहे असं त्यांना वाटत होतं हा इतिहास पुढे येईल त्यावेळेला आपण बघू परंतु म्हणून व्यासाने नारदांच्या सांगण्यावरून श्रीमद भागवत महापुराण रचलं रचलं खरं पण याचा प्रसार कसा होणार याचा प्रसार करण्यासाठी म्हणून मला एक पुत्र हवा अशी त्यांना इच्छा झाली केवळ आणि केवळ भागवताचा प्रसार करण्यासाठी तर मग त्यांनी शंभर दिव्य वर्ष तपश्चर्या केली शंभर दिव्य वर्ष तपश्चर्या करून भगवान शंकर प्रसन्न झाले भगवान शंकरांना त्यांनी सांगितलं या भागवत ग्रंथाचा सर्व समाजामध्ये सर्व लोकांमध्ये या कलियुगात एक परमकल्याणाचा अत्यंत साधन असणार मला एक पुत्र हवा असं त्यांनी भगवान शंकरांना सांगितलं भगवान शंकर म्हणाले माझ्यासारखा पुत्र हवा असे जर तू म्हणतोस तर माझ्यासारखाच्या ऐवजी मीच पुत्र म्हणून तुझ्या पोटी तुझ्या पोटी म्हणजे तुझ्या वंशात मीच अवतार घेतो असं म्हणून त्यांनी महर्षी व्यासाला आशीर्वाद दिलेला आहे आणि महर्षी व्यासांना त्यानंतर पुत्रप्राप्ती झाली पण गम्मत अशी झाली की हे शुक शुकासारखे पूर्ण वैराग्य यांचे म्हटलेलं आहे अत्यंत ज्ञानी अत्यंत वैरागी आणि ते मातेच्या उदरामधून बाहेर येण्यासच तयार नव्हते ते म्हणत होते मी जर जन्माला आलो तर मायेच्या वेढ्यात वेढलो जाईन गुरफटला जाईन सं असं म्हणून त्याने सांगितलं सोळा वर्ष ते मातेच्या उदरात राहिले हा तत्वाने घ्यायचा हा काय शब्दशहा याचा अर्थ घ्यायचा नाही सोळा वर्ष मातेच्या उदरातून ते बाहेर आले नाहीत याचा अर्थ असा की ते जन्मतः सोळा वर्षाच्या चारुण्या इतके विद्वान ज्ञानी आणि समर्थ होते असे हे पुत्र जन्माला आल्या आल्या बस निघून चालले सन्यास घेणार <coughs> मला संसार करायचाच नाही असं म्हणून त्यांनी संन्यास घेण्यासाठी ते निघून चालले आता एवढी वर्ष तपश्चर्या करून पुत्र झाली आणि तो पुत्र मात्र रानावनात वैराण्यात निघून चालला मग आता ह्याचा प्रसार व्हायचा कसा या काळजीनं पुढं शुकाचार्य चालले त्यांच्या माग महर्षी व्यास हे पुत्र हे पुत्र, अरे थांब तुला मी हे, काम हे भगवत प्राप्तीला इष्ट काम कर, आहे तू कर असं सांगत त्याच्या पाठीमाग चालले शुकाचार्यांचं लक्षच नाही शुकाचारी विश्वरूप झालेले आहेत सगळ्या विश्वाशी एक रूप झालेले आहेत आणि इतके एक रूप इतके एक रूप की त्यांच्या ऐवजी तरुंनी झाडांनी वृक्षांनी महर्षी व्यासाला ओ दिली प्रतिसाद दिला इतके ते विश्वाशी एकरूप झाले ते असे जे आहे त्या शुकाचार्यांना आपण वंदन करूया असं सूत म्हणतात काय म्हणतात प्रत्य बघा श्लोक नीट ऐका आणि पाठ करा यव्रजंतर काजुह पुत्रेती तन यो भेंदु तम सर्वूत हृदय मुनिमानतोस्मे अपेतकृत्य कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या म्हणजे ज्या शुकाचार्यांची अजून मुंज सुद्धा झालेली नाही ज्यांनी अजून गायत्री मंत्र सुद्धा धारण केला नाही असे अपेत कृत्य असे हे शुकाचार्यांना वंदन केलेलं आहे आपण पण शुकाचार्यांना वंदन करू आणि आपल्याला सुद्धा सर्व भूतांच्या ठिकाणी वृत्ती माझ्यामध्ये निर्माण हो अशी त्या शुकाचार्यांची खरेदी प्रार्थना करतो त्याच्यानंतरचा एक श्लोक आहे यम्र यस्वानुभाव अखिल श्रुतीसार मेघम संसारिनाम कर प्रश्न विचारुगा मनसाला परमकल्याण साधना सात्य सोप साधन कुछ लुद्धि उत्तम प्रकार उत्तर सुरुआती है, है? अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना संसारी लोकांची दया घेऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्याने सांगितले त्या मुनीचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो भागवताच्या अभ्यासापूर्वी आपण शुकाचार्यांना काय माहिती काय वडिलांच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ मराठीमध्ये म्हण आहे ना बापसे बेटा सवाई असे हे शुकाचार्य होते आणि त्यांनी या राजा परीक्षिताला हे भागवत सांगितलं आणि त्या भागवताच्या शरणाने राजा म्हणतो मी निर्भय झालो अभय झालो आपल्या अंगावर रोमांच यायला पाहिजे आपली अशी अवस्था व्हायला पाहिजे त्यासाठी आपण शुकाचार्यांना शरण जाऊ आणि मग पुढचा विषय घेऊ त्या पुढचा विषय घेण्यापूर्वी या प्रवचनाच्या शेवटच्या भागात एक गमतीशीर कथा सांगतो उपनिषदात आहे आणि मग महत्वाचा विषय पुढच्या प्रवचनात घेऊ शुकाचार्य असे जे चालले चालले संन्यास घेण्यासाठी तर त्यांना महर्षी व्यासानी थांबवलं थांबवलं आणि त्यांना म्हणाले की तू संसारात अडकणार नाहीस मायाजालात गुरफटणार नाहीस असा मी तुला वरदान देतो भगवान शंकरांच्या वतीनं त्यांनी वरदान दिलं आणि तरी सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी म्हणून त्यांनी शुकाचार्यानं राजा जनकाकडे जायला सांगितलं उपदेश केला शुकाचार्य राजा जनकाकडे गेले राजा जनकाच्या दरबाराच्या गावाच्या बाहेर त्यांना राजा जनकाने मी अत्यंत संक्षिप्तात सांगतो राजा जनकाने शुकाचार्यांना तीन दिवस रस्त्यावरती ठेवलं आज्ञा प्रत्येक पांच पांच मिनटा शुकाचारा दिवस रस्त होते शुकाचार बदल की अवस्था संगता सैनिक संगत का नहीं महाराज का शांत बसले अगली स्थित प्रज्ञा तीन दिवस गेली तीन दिवस नुकाचार राजानी आतल्या प्रांगणात आणून तिथे व्यवस्था बसायची व्यवस्थित केली तीन दिवस तिथे बसवा म्हणाले आणि तीन दिवसानंतर त्यांची काय अवस्था आहे ते दर दिवशी मला सांगा म्हणून आज्ञा केली दर दिवशी राजातला निरोप काही नाही ते स्थितप्रज्ञा आहेत बाहेरून बसवून आत आणून बसवलं तरी काही फरक नाही त्यांच्या वृत्तीमध्ये निश्चल आहेत आता ते तीन दिवस गेल्यानंतर आणखी तीन दिवस त्यांना राजमंदिरामध्ये आपल्या पलंगावरती उत्तम व्यवहाराची सोय असलेल्या ठिकाणी दासी आहेत दास आहेत सर्व प्रकारची भोगाची साधन उपलब्ध आहेत अशा ठिकाणी शुकाचार्यानं तीन दिवस ठेवलं आणि त्या तीन दिवसामध्ये ते कसे आहेत तर स्थितप्रज्ञा बस रस्त्यावरती जसे होते तसेच आत प्रांगणात होते आणि जसे आज प्रांगणात होते तसेच या दरबारात आपल्या राजमहालात आहेत असा निरोप झाला नऊ दिवस झाले नऊ दिवसानंतर राजा जनकानी त्यांना महालात बोलावलं आणि आपल्या प्रधानजींना सांगितलं की माझ्या शेजारी त्यांचं आसन ठेवा सिंहासन सोन्याचं आणि त्या सिंहासनावर त्यांना बसवा त्यांच्या हातामध्ये एक सोन्याचा तेलानी परिपूर्ण भरलेला कटोरा द्या आणि नाच सुरू करा सुंदर अप्सरा रंभा मेनकांच्या तुलनेच्या सगळ्या अप्सरांचा नाच चालू झाला आणि शुकाचार्य महाराज सिंहासनावर बसले त्यांच्या हातामध्ये एक कटोरा आहे सोन्याचा तो तेलाने परिपूर्ण भरलेला आहे दोन तास नाच झाला परंतु शुकाचार्यानं सांगितलेलं होतं नाच चालू असताना तुमच्या हातातल्या त्या कटोऱ्यातला एक थेंबही खाली पडून उपयोगी नाही एवढं तुम्ही ध्यान ठेवा ओके okay, माले शुकाचार्य अशा प्रकार नाच सरबार संपला राजा ने प्रधानजीना संगित शुकाचार हाथ कटोर तेल संडल का प्रधानजी ने बगित और महाराजां महाराज जनक महाराज ये एक थेम सुधा सांडले नहीं बस जस होता तस है अशा वेला राजा जनका मग शुकाचार्य प्रश्न विचार महाराज नाच कसा नाच कसाला शुकाचार्य म्हणाले अहो मी कुठला नाच बघतोय माझ्या हातात तुम्ही कटोरा दिला आणि तेलाचा एक थेम सांडू नये म्हणून सांगितलं माझं सगळं लक्ष तेलाकडं होत नाचाकडं नव्हतं हे वाक्य ऐकल्यानंतर राजा जनकाने सांगितलं असं जर आहे तर या मोहग्रस्त कलियुगातल्या संसारात राहून सुद्धा भगवंतांच्याकडं पूर्णपणे लक्ष राहू शकणार नाही का जसं तुझं कटोऱ्याकडं होतं नाचाकडं लक्ष नव्हतं ना तस या भोग सामृग्रीकडं लक्ष न देता भगवंतांच्याकडं लक्ष केंद्रित करून परमकल्याण साधता येत त्यामुळे संन्यास घ्यायची काय आवश्यकता नाही असं म्हणून त्यांना परत पाठवलं त्यांना पटलं तत्वज्ञान हे उपनिषदातलं आहे अत्यंत संक्षिप्तात सांगितलं अशा या भागवतातील धर्माबद्दलचं प्रवचन पुढील प्रवचनामध्ये आपण पुढील भागामध्ये करू कायन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृत स्वभावा करायचकल परस्मे नारायणा समर्पयामि गोपालकृष्णभवान की जय